वनातील शांत दुपारी सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये झाडांच्या सावल्या नाजूकपणे हलत होत्या त्या सौम्य उष्णतेत एक कोल्हा चालत होता त्याच्या डोळ्यांत चमक आणि पावलांमध्ये उत्सुकतेची लय होती अचानक त्याच्या नजरेसमोर आले उंच फांदीवर झुलत असलेले रसेदार अंगूर जसे सूर्यप्रकाशात मोती चमकत आहेत हेच तर आहे माझ्या तहान मिटवण्यासाठी योग्य कोल्ह्याने मनात विचार केला कोल्ह्याचे प्रयत्न धैर्य आणि निराशा कोल्हा काही पावले मागे टाकतो आणि उडी मारतो पण अंगूर अजूनही त्याच्या पोचेपलीकडे असतात तो थोडा मागे जातो पुन्हा उडी मारतो पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो थोड्या वेळाने त्याच्या डोळ्यांत निराशेची छाया दिसू लागते तरीही थोड्या क्षणासाठी तो प्रयत्न करीत राहतो परंतु अखेर तो थकून म्हणतो कदाचित हे अंगूर खूप आंबट असतील आणि हळूच वनातून दूर निघून जातो जीवनातील शिकवण संतोषाची गोडी ही साधी कथा आपल्याला सांगते जे मिळवता येत नाही त्याचा तिरस्कार करणे सोपे असते जीवनात बऱ्याच वेळा आपल्याला हवे असलेल्या गोष्टी आपल्या हातातून दूर जातात आणि मग त्यांच्यावर नकारात्मक विचार करणे सहज होते सूफी दृष्टीकोनातून कोल्हा आपल्या लालसा आणि अहंकाराच्या मोहात अडकतो जर त्याने धीर धरला आणि प्रयत्न चालू ठेवला असते तर कदाचित अंगूर त्याच्या तोंडात गेले असते पण त्याच्या अहंकारामुळे त्याने अंगुरांवर टीका केली आणि स्वतःला थोडे मोकळे केले जीवनातही तशीच गोष्ट आहे जे आपल्याला मिळत नाही त्यावर नाराजी करण्याऐवजी जे आपल्याजवळ आहे त्याचा आस्वाद घेणे शिकावे लालसा लोभ आणि अहंकार कोल्ह्याच्या मनाच्या संघर्षातून आपल्याला शिकायला मिळते लालसा जे सतत कमी वाटते त्याचा मोह करतो लोभसंपन्नतेचा शोध असंतोष वाढवतो अहंकार साधेपणा विसरायला भाग पाडतो संतोष खरा सुखाचा आणि समृद्धीचा स्रोत आहे जे आपल्याला मिळत नाही त्याचा तिरस्कार करणे सोपे आहे पण जीवनात खरी समृद्धी म्हणजे जे, जे आपल्या जवळ आहे त्याचा आदर करणे सुफी दृष्टिकोनातून संदेश वनात कोल्ह्याचे पाऊल हळूहळू लुप्त झाले सूर्य झाडांच्या दरम्यान लुप्त झाला पण ही कथा आपल्याला कायम आठवत राहील लालसा अपयश आणि अहंकाराच्या चक्रात अडकून न पडता जीवनाच्या प्रत्येक क्षणात संतोष आणि साधेपणा शोधायला हवा सुफी विचारात प्रत्येक अपयश आपल्याला आतल्या कोल्ह्याशी जोडते प्रत्येक लालसा प्रत्येक तिरस्कार आपल्याला आपले अंतरात्म्य शोधायला भाग पाडतो जीवनाचा मार्ग कधीही सरळ नसतो पण संघर्षातून शिकणे आणि संतोष अनुभवणे हाच खरा आनंद आहे ही कथा वाचून तुम्हाला काय वाटले कमेंटमध्ये सांगा प्रिय वाचक माझ्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचायचं एकच साधन आहे माझा व्हॉट्सअप चॅनल तिथं मी माझ्या मनातील गोष्टी नवे अपडेट्स आणि खास लेख शेअर करतो जर तुम्हाला माझ्या प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर आजच जॉईन करा तुम्हारी साथ मजेमा